आपण प्रतिवर्षी दोन उत्सव करतो मग ते कोणे गावात असो कोणे पक्षाचे असो ते राष्ट्रीय उत्सव आहेत एक आहे सव्वीस जानेवारी आणि एक आहे पंधरा ऑगस्टला स्वराज्य मिळालं आहे ते पंधरा ऑगस्टला म्हणून आपण त्याचा उत्सव करतो दक्ष प्रजापतीकडेही असा एक उत्सव चालत असतो ज्या दिवशी दक्ष प्रजापती प्रजापतींचे राजे ठरले त्या दिवशी त्यांनी वर्षाच्या वर्षाला एक उत्सव घ्यायचा पुणे असंच पुढे याच खंडात देवराजा इंद्राचा येणार असा एक उत्सव जमला आहे उत्सव म्हणणं की सगळे इष्टमित्र सगळे जमले आहेत संपन्न लोक आलेले त्यांच्या त्यांच्या पद्धतीने ते, ते, ते बसले आहेत तर तीन सारख्याच आसनावर तीन सारख्याच योग्यतेचे ते बसले आहेत मध्यभागी भगवान शंकर आहेत एका बाजूला त्यांच्या विष्णू आहेत एका बाजूला ब्रह्माजी आहेत दक्ष प्रजापती सभेत आल्याबरोबर सगळे उठून उभे राहिले हे तिघ उठले नाहीत याच्यात दोघ जण दक्ष प्रजापतीवर आपला नियंत्रणाचा अधिकार सांगणारे असल्यामुळं उठले नाहीत अति मोठी होती तिला कळलंच नाही दक्ष प्रजापती आल्याचं म्हणून उठले नाहीत ते अपमान करण्याकरता बसले असा त्याचा अर्थ नाही पंडित तो हे ज्याला दुसऱ्या बद्दल वाईट वाटत नाही जो दुसऱ्याचा अपमान करत नाही त्याला पंडित म्हणत असतात त्याला काय समजतात समज हा मूर्खच आहे हा पंडित नाही पण ते तिघे एका योग्यतेचे तिथे चौथा एक घटक होता त्याची योग्यता फार मोठी होती ते दिव्य दर्शन आहेत भगवंताच्या विग्रहातले एक मोठे विग्रह आहेत आणि त्यांचं नाव आहे नारद व्यासाच्या सगळ्या पुराणामध्ये पात्र आहे सगळ्या महापुराणात सगळ्या उपपुराणात छत्तीसच्या छत्तीसचे व्यासाचे पुराण आहेत अठरा महापुराण अठरा उपपुराण या सगळ्यामध्ये तीन चार माणसं त्यांच्या हाती लाडके आहेत ते असलेच पाहिजेत देवांचा विषय निघाला कि देवगुरु बृहस्पती असलेच पाहिजेत दैत्यांचा विषय निघाला की दैत्यगुरु शुक्राचार्य असलेच पाहिजेत आणि ऋषी विषय निघाला की नारद असलेच पाहिजेत नारद एक अद्भुत भाग्याची एक विचित्र मूर्ती आहे सगळ्या विश्वाचे मित्र आहेत ते एक चमत्कार काहीतरी घटना आहे नारद कुठल्याही बाईपासून गोवापर्यंत सगळ्यांना आवडतात लहान मुलापासून जखण वाहतार्यापर्यंत नारद सगळ्यांचे लाडके अतिमूर्खापासून अतिपंडिता पर्यंत नारद सगळ्यांचे लाडके दैत्यापासून देवापर्यंत नारदाचं महत्व सारखंच ते तितकेच आवडणार देवांना तितकेच आवडणार असा एक विचित्र काहीतरी आविष्कार देवसिंग नारदाचा आहे ते तिथे उभे विचार केला हा खरच दक्ष आहे का, का की नुसतंच याच नाव आई बापानं लक्ष ठेवलंय प्रेक्षेचा विषय याचा आता आणि काय अत्यंत अद्भुत बोलण्याची घाटी राजन हे आत्ताचा प्रकार बरोबर झाला का ते पाहताना शंकराकडे पाहत होते आणि बोलत होते दक्षार काय आहे खरोखर बरोबर नाही झालं ब्रह्मदेव उठले नाही तर क्षम्य आहेत ते तुझे पिताजी आहेत खूप मोठा झाला राष्ट्रपती झाला प्रोफेसर झाला डॅक्टर झाला मास्तर झाला म्हणून त्या बापांचं स्वागत करायचं असते का त्याच्यामुळे फार महत्व असत जितक महत्व पित्याच तितकंच बायकोच्या पित्याचं महत्व असत त्याच्यामुळं सासरा हा जावयाला लाडका असल्याचा कोणत्या मुलीच्या सुखाच ते साधन म्हणून त्या जावयावर तिचं प्रेम आणि ती चार पोळ्या जर असल्या तर तीन जावयाला वाढीन आणि एकाचे चार तुकडे करून चार पोळ्याला वाढीन तिना च महत्व लगा तिचा मुलापेक्षा प्रत्येक क्रियवाहित महाराज का उठले भगवान शंकर एक अद्भुत अद्भुत चमत्कार देवा मे शिव तर्व नजाना मदे ना सक्त नंद बोलता आर मोठी योग्यता योग्यता असते जे काही एका प्रवचनात तुम्हाला त्याचे अर्थ इतके गुंतागुंतीचे आहेत की काही विचारताच होईल आता संस्कृत घेऊन विषय घेऊन ग्रॅज्युएट झालेले पुरेपुरी घरी आहेत त्यांनी जर घरी गेल्यानंतर विचार दोन तास घातले त्यांच्या जेवण कोणाला वेळ झाला आणि त्यांनी सहज विचारलाही तू आत्ता पडतोला गेली तू काय आहे देव देव म्हणजे तिघई कश्यप आई तिरावा नि मानवाचारै विचार निरा तिघे पिताजी भगवान कश्यप एक ज्यादा बहुत्र आठवत ना कश्यप संगा पक्का निर्माण साव है महादेव है, है।, है, महा है परम्त्मा शंकर महादेव ये नाव दुसर देवाला नहीं एकट शंकर शंकर महादेव है ते डोळे मिटून बसले की एकदम दरित्याला समाधी लागते आपण डोळे मिटून बसलो की झोप लागते आपले तर डोळे मिटून बसले की ते एकदम आपल्याच आनंदामध्ये डोलतात म्हणून ते त्यांच्याच मजेत होते दक्ष प्रजापती त्यांच्या मुकाबल्यात काय चीज आहे आता त्या सभेचा तो मालक असल्यामुळं त्याला मोठेपण देणं आवश्यक होतो त्याचे हे जागही असल्यामुळं त्याला मोठेपण देणं आवश्यक होतं हे सगळं ठीक आहे पण केव्हा ते महाशय शुद्धीवर असतील तर ते आपल्याच आनंदात आहेत पत्कास लागला नाही ते उच्च नाही पण तिथे होते उपद्व्यापी दारत धारतवर जमलं का हे माझ्या जीवनातला सगळ्यात मोठा मूर्तपणा आमच्या पिताजीनं आजोबाने आग्रह केल्यामुळं लघुत आहे शाखच्या राजाला मी माझी पहिली गुडगी देऊन करतो मात्र योग्य ठिकाणी राहण्याच्या लायकीचा नाही नारद त्याचा राजीनामा मागत नाहीत त्याला डिसमिस करत नाहीत नारद त्याच्या हाताने कार्यच असं करून घेतात की आपोआपच तो फेटला गेला पाहिजे हे सांगण्याचं लक्षण आहे त्याने त्याला वरतून हा करायचा नाही शिबा द्यायच्या नाही त्याच्याकरता विषय सभा घ्यायची नाही त्याचा राजीनामा मागायचा नाही पण उपक्रमच असा करायचा कि तो गेलाच पाहिजे उडालाच पाहिजे असेही काही शांगणे माणसं आपल्या देशात आहेत झाले सध्या आहेत पुढे होते काही दिवस भोसला मिलिट्री स्कूल मध्ये होतो आत्ता आत्ता सांगतो पहिले पासून नाही सांगत हे परिचय घालत होतो मिशाचे आकडे वळत होतो आणि बंदुका घेऊन करत होतो ते भोसला मिडल स्कूल मध्ये त्याचं पद्धतशीर शिक्षण घेतलं नाशिकच्या जवळ देवळालीला आमच्या रामदंडी म्हणून आहे त्या रामदंडीवरती मोठं परिशे होत कॉलेज होतो आणि डॉक्टर म्हणजे त्याचे पालक त्यांच्या माध्यमातून होत आम्हाला पहिलेपासून पूजा करायचा शॉक डॉक्टरला धाडी असे डॉक्टर बोलता बोलता म्हणून कुरकुर कुरकुर बोलायचे डाळी काजवत काजवत बोलायचे बोलायचे डॉक्टरच्या घोड्याचं नाव राजरत्न आणि डॅक्टरच्या कृपेनं त्याच्यावर बसायला मिळायचे ते राजरत्न फिरवून आणला आणि घामाधूम करून आणला की डॉक्टर मोठे प्रसंगना दिवस पाठ म्हणजे मोठ्यांची संगती केली तर फायदा काय होतो त्या जनावर आम्ही किसा बसतात आमच्या शांचा कोणी करेल दिव्य बोडा कोणी करेल परंतु डाक्टरांच्या कृपेने आम्हाला त्याच्यावर बसायला मिळेच आणि तो बसून एकदा कामान करून आणला की डाटर त्याच्या पुढे असे द्राक्षाचे भोग लटकून द्यायचे आणि ते जनावरती बांध करून द्राक्ष कार त्याचा संताप घ्यायचा एवढं द्राक्षा खात आम्ही नुकतेच पाहतो परंतु नाशिककडे द्राक्षाची कार होणार आणि ते घोडो द्राक्ष खाड या माणसाचा इमारत चा एक विभाग तयार केला त्याच एक पुस्तक काढलं आमंत्रणाच ते पुस्तक गव्हर्नर आणि त्या गव्हर्नरच्या हस्ते त्या झाशीच्या राणीच्या कोण शिला समारंभाचा उपद्रव या माताऱ्यानं घडवून आणला बुद्धिवैभवात हे भोसल मिळच्या उद्घाटना करता आपण चाललो या तंत्रात आल त्यानं ते सगळं पुस्तक वाचलंच नाही काय झालं ते आणि झालं फक्तच तो पर्यंत इतका संयम या माणसानं पाळला की काही याच्या चेहऱ्यावर परिणाम नाही एकदा त्यानं ती फी तोडून उद्घाटन केलं गेला याच्या सगळ्याला गडबडाट करून तोडला गेलच पण हे मिलच जात हे गव्हर्नर राहतच नाही उद्या पेपर काय म्हणतात का ते पाह दुसऱ्या दिवशी जो आड्डा उड्डा झाला हा इंग्रज माणूस उद्घाटन ते दुसऱ्या दिवशी गव्हर्नर पणा त्याला गमवावा लागला ह्याच्यात त्यांना आनंद असं हे बुद्धीबाई भौशाली न बोलता काम घेणारे जे होते त्याच्या डॉक्टरांचा एकदा म्हणणारच या सगळ्यांचे गुरु नारदानी मुस्ती लावून दिली आहे आणि ती पेटते कशी हे ला प्रजापती संयम सुटला जागे होते नंदिकेश्वराला ते सहनधान केली नंदिकेश्वर म्हणतात शिवतत्व न जानासी मदना शक्त दुर्मत हे मूर्ख राजा तुला शिवतत्व काय आहे कळलं नाही प्रबर तू हो। आणि ते पाखंडी निर्माण होत स्त्री मान संबंधित राहतात असा त्यांनी त्याला साथ देऊन काढला त्यातले काही शिव भक्त या कलियुगामध्ये जन्माला येतात इतक अप्रतिम भाषण वैभव असत कि विचारता सहडितच असतात भगवान शंकराच्या सेवा कलियुगाच्या महत्वाकरता जन्माला येतात दक्षाच्या शापा प्रमाणे जन्माला येतात आणि इथे आल्याबरोबर सांगतात हो माणसानं माणूस धर्म पाळावा बाकीच काही पाळण्याचा अर्थ नाही कशाची स्थान संध्या जप जाप्य हे फालतूपणे आहे कर्मतंत्रि काम होत असतं का विहंत कुठे चला हा मुंगीच मुंगी याला उडायचं कस कधी उडायचं हे त्याची शक्यता आहे पण याला असं काही याद समजावून सांगता येत यावेळी सगळं एकच जबा सगळं एकच अप टू डेट असतात चांगलं उद्याच एकच परंतु तेच जर महारोग्यानं एका वेगळ्या वेगळ्या कमरे मध्ये आलं तर चालते का का पिऊया वेळेला त्याच्या एकदम वे सगळं लक्षात येते आम्हाला उपदेश करतात सामान्य जनतेला ते बरा वाटतो ते म्हणतात नाराजांना सांगितलंय काय काय करत काय ब्या आमचे ते एक साधू आहे सध्या आहे जित्ता अजय बाय काय बोलल्या एका ग्रस्ताकडे आम्ही सप्तशतीच्या पाठाला गेलो त्यांचे ते गुरु त्याचा अन्नप्रछंड आणि ते त्यांचे गुरु तुम्ही इस्ता महाराज पाहिले ऐकले आहेत ते माझे गुरु आहेत आज दर्शनाला जायचं आज गुरुवाले त्याच्या तुम्ही चहा चटके पटकन येऊन चटकन जर पटकन यायचं पुष्कळ ऐकलं काय भक्ती आहे ते कळत आम्ही आम्ही उठून देशातच होतो लोकसंग्र हे लोक शहाणे असतात वरतून जरी बागडण्यासारखे वागत असले तरी मधून बागत नसतात त्यानंतर ते, ते, ते, ते, ते वेळा वाकडा एक कळण्याचे हात त्या पित होते त्याला अर्ध्या शिल्लक ठरला त्या कपातलाच कपातच पिला आणि आला आणि मागे बसले त्याला ते त्याला तो माणूस ते कप घेऊन आला माझ्याकडे काय महाराजांनी प्रसाद केला मी नाही घेणार हो ते कुणालाच देत नसतो मी नाही घेणार अरे केवढ भाग्य आहे तुमचं त्याने आपल्या चाहता चाहत्या म्हणूनच घेत नाही पिलं मी काही भरतच काहीतरी भरतच काहीतरी होईल म्हणूनच घेत नाही व्हायला नको त्या सगळ्यांना इतकं वाईट वाटलं तो प्रचंड लागलीच उठला काय काय आहे काय मी मागितलं होत का चौकी <laughs> मी असा उठला जन्मच नाही उष्ठाचा नाही पण मी तुला कुठला काढला असतरी तू पद्धती देतो पिऊन टाके ते म्हणजे ऐकल्या हे महा बिलंदर आम्ही पीत द्या त्या दुसऱ्याला द्या म्हणा पुन्हा पुढा परंतु विचारता उल्लेख आहे लोकांचा बडबड करतात नंदकेश्वर शाप देतात दक्ष प्रजापती शाप देतात परमात्मा शंकराच्या लक्षात चाल काहीतरी चाललंय आपल्या करता चाललाय चा चा ते इतके समर्थक डोळे उघडले उठल निघून गेले ते त्याला कोण आढावणार आणि दक्ष प्रजापती बेचैद झाले ज्याच्या करता हा उपक्रमात सभा विसर्जित झाली आणि दरवर्षी नारद भेटायला आले आता ते शिल्लक असेलच म्हणून नर काय व्यवस्थित पेटलाय जोकडून पेटलाय राजा कथा वित यथा न राहा जवळचे काही विशेष आरोपलेला माणूस कासा तू दिसतोस काय झालं सभेत काय झालं नंदीकेशाने मला शाप दिला मी नंदीला शाप्द दिला पण ज्या शंकराकरता उप त्यांचं काय झालं त्याकरताच मी आलोय तू असं करतो प्रजापती आहेस राजा आहेस तू यज्ञ कर आणि या यज्ञामध्ये शंकरांना बोलवू म्हणजे कालांतराने दे एक दोन यज्ञ जर असे झाले बोलताना इतकं सांभाळून बोलतात कारण त्या बोलण्यामध्ये ते झाले व्हायचे देव पंक्ती बहिष्कृता देवांच्या पंक्तीतून ते उठ उठवले जातील आणि एकदा त्यांचं देवत्व गेलं की कोणी मग नाही म्हणजे तुझी इच्छा पूर्ण होईल नको असणाऱ्या घटना फार लवकर पडतात लोक चांगल्या करता फार प्रयत्न करा लागतो गा इथून संपूर्ण महाराष्ट्रात मोरगाव पासून मुंबई पर्यंत एक सुद्धा शाळा नाही कि आई बापाला शिव्या कशा त्यातात आहे का शाळा कुठेतरी अशी शाळा आहे का शिकतात कसे वाईट शिकवावं लागत नाही येतो आणि पिताजी मनामध्ये शिकवावं लागतं हे hey, बाप्या कुठ हे शिकवावं लागत नाही काऊ नका म्हणून उपदेश करावा लागतो कोणी म्हणून चांगल्याचा प्रचार करावा लागतो बैठकाचा प्रचार करण्याची जरूर नाही तो आपोआप त्याचा काही प्रचार करावा लागत नाही दरबंदीचा प्रचार करता दर पेऊन पाहायला मिळतो नेहमी पाहायला मिळतो वाईटच प्रचार वाईटच असतो आणि तो करावा लागत नाही तो होतो चांगल्याचा करावा लागतो यज्ञात शंकर बोलावू नको हे पटल आणि त्याच्या हातात होत का ते बोलवणं कोण कशा कोणत्या योग्यतेचा बोलवायचा कोणा कामा करता याचे काही नियम ठरले श्राद्धाचा ब्राह्मण कसा दान घेण्याकरता ब्राह्मण कसा यज्ञयागाचा ब्राह्मण कसा लग्न मुंजीचा ब्राह्मण कसा सत्यनारायणाचा ब्राह्मण कसा याचे काही ठरले आणि त्या त्या तंत्रातले लोक असले पाहिजेत तर त्यांना त्या त्या वेळेला बोलवावं हे बनतात भरते झाली बोलवायच्या भानगिडीत पडू नये शंकराला बोलवू नका ही कल्पना दक्ष प्रजापतीला पटली आणि दक्ष प्रजापतीने नारदाच विचारलं असा कोणता यज्ञ आहे कि ज्यात शंकराचं काम लवकर पडणार नाही सव नावाचा यन्न आहे यात पूर्ण वेळेला शंकराच काम आहे पूर्ण होती पर्यंत तुझा यज्ञ झाला तर पूर्ण होतीच्या वेळेला कदाचित विचार करता येईल तो बराच काळ जाईल तुमच्या दोघांचे संघर्ष थांबतील काही ना काहीतरी मार्ग निघेल ही नारदाची कल्पना परंतु सांगितलं तुला जर हा कार्यक्रम करायचा असेल तर मंगल आहे त्यांना त्या श्रीहरीची प्राप्त राखा दक्ष प्रजापतींनी पाय धरलाय आपण हो म्हणा तर सोडल्या जातील परमात्मा विष्णू म्हणतात पण आहे काय भानगड आपण आधी मला हो म्हणा तोपर्यंत मी पाय सोडणार नाही आणि जेव्हा नाही लाजानी ठीक आहे तुझ्या इच्छेप्रमाणे घडव मला एक येत करायचा आणि त्याची प्रमुख दैवता आपण आहे म्हणून आपण त्या ठिकाणी उपस्थित राह आता हो म्हटल्यामुळं राण प्राप्त झालं महर्षी प्रभू त्यावेळेला सगळ्या दैवांची परीक्षा घेऊ त्यात विष्णू त्यांच्या परीक्षेत उतरल्या असल्यामुळं वैष्णव संप्रदायाचे होते विष्णू या यज्ञात प्रमुख देवता आहेत मनु धृकुळ या यज्ञाचे प्रमुख आचार बाकीचे लोक त्या यज्ञामध्ये सगळे आले आणि आपोआप यज्ञ मंडपामध्ये संप पुकारण्याचा श्री गणेशा या तक्ष प्रजापतीच्या यज्ञात चालू इथे मोठ मोठे शैव आले नदीची गालव असे मोठ एकापेक्षा आहे दुरंधात ऋषी आले दुर्वास आणि या सगळ्या जणांनी विचार केला शंकर मग कधी आहेत शंकर नाहीच असा येत नाही काय कामाचा ऋषी मंडळामध्ये अहुसंख्य ऋषी साहेबच आहेत त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं राजा ही पद्धत नाही तू भृगुला आचार्य ठरवलंय मोठे आहेत याची आम्हाला कल्पना आहे आम्हाला भृगूचा अधिकार माहीत आहे परंतु भृगू न तरी शंकर यज्ञ नाहीत अशा यज्ञाचं आचार्यत्व स्वीकारलं कस म्हणून हा यज्ञ काही फलदृष्ट होणार नाही हा यज्ञ कायमचा होणार नाही म्हणून त्या शैवानी शेंड्या अटकल्या आणि ते त्या यज्ञातून आधी बाहेर पडले हे पडले की त्यांच्या आलवे सगळे भगूंनी उरल्या सगळ्या पक्षाचं एकत्रीकरण के केलं जे गेले ते जाऊ हो द्या ते पक्ष होते त्याच्यामुळे आमच्या पक्षाची काही हानी झाली नाही असा अर्धा उर्गा केला आणि उरलेले तेच खरी आणि तोच पक्ष मजबूत तोच जुना अस सगळं त्यावेळे पाठवून घ्याल आणि प्रभू त्याचे प्रमुख झाले या भगूने एक नवा पक्ष काढला आणि त्याच्यातून येत्याची प्रक्रिया निर्माण झाली परिणाम काय झाला परिणाम झाला झाला हा यज्ञ सफल होणार नाही असा शाप देत ज्यावेळेला इत्यादी नेष्णूला प्रमुखत्व देण्याची सुरुवात झाली हरी ओम हिथून सुरुवात झाली ओम मागे पडला आणि हरी पुढे आला भेदाचा मान झाला रीत मोडल्या गेली आणि तिथून ती सुरुवात झाली आज तायद चालू आहे अभि जास्त काय मिळायचे ते मिळतात वगैरे वगैरे ओमच्या शिवाय काही अधिक तोंडातून निघालं नाही पाहिजे मंगलाचरणात सगळ्यात काही निघायचं ओम इथे एक अक्षरम ध्रम्ह ओम हे परमात्माच एकमेव द्योतक आहे म्हणून त्याच्या उच्चाराने दुसरे उच्चार निघाले पाहिजे ते सगळ्यात पहिलं असलं पाहिजे जेव्हा गणनाथ विहीन शंकर विहीन असा यज्ञ सुरू झाला तेव्हा नारद महाराज मोठे आनंदीत झाले आता ही मजा नारद सी दे उठले की कैलास कैलास एक अद्भुत प्रकारचं तंत्र आहे आजच्या विषाव्या शतकाला जी एक फार मोठी घमेंट आहे की विज्ञानाचा खूप शोध लागला आणि असं विज्ञान कधी पूर्वी नव्हतंच कधी पोचल्या ऐकल्या नाही त्या लोकांनी म्हणून ते बघत आमच्या इथे असा काही विज्ञानाचा शोध होता कि ज्याचा आज मागमू सुद्धा आजच्या शास्त्रज्ञांना माहीत नाही या ही शास्त्रज्ञांना कुठे इंद्राचा लोक आहे त्याचा कल्पना नाही कुठे वैकुंठ आहे कुठे सौर लोक आहे कुठे शक्ती लोक आहे कुठे ब्रम्हलोक आहे कशाची काहीही माहिती आजच्या विज्ञानाला नाही कुठलाही दैत्य आपल्या बरोबरच लाखो सैन्य बरोबर घेऊन हाती तोफाड प्रकार बरोबर घेऊन इंद्र लोकावर स्वारी करत होता इंद्र लोक जिंकल्यानंतर तो वैकुंठावर स्वारी करत होता कैलासावर स्वारी करत होता त्यांच्या आसनावर तो स्वतः बसत होता तिथले सुख भोगून तो खाली येत होता आणि भारतात राजधानी करून राहत होता असे शेकडो पथानको आजच्या विज्ञानाला याचा काही मागणू सुद्धा माहीत नाही की कुठे काय आहे म्हणतात या गप्पाच असतील हे नवीन पुन्हा म्हणजे स्वतःला कळायचं ना, नाही दुसऱ्याने सांगितलेलं पटायचं नाही परंतु जे पुण्य लागण्याकरता कोथे न वाचणारे शाळे आहेत त्याच्याकडा आहे गप्पा असू शकत इतक्या कथा कुठे आणि गप्पा काहीतरी सत्य असेल तर गप्पा एक कुठलातच काही नसेल तर ते सांगितलं का त्याच्या बरोबर म्हणून जर्मनी जपान इत्यादी मोठमोठे शाह आहेत ते म्हणतात हे काहीतरी शोधलं पाहिजे अद्याप आपल्याला न पुष्कळ काही आहे आणि ते सगळं त्या पोथेमध्ये दळले या दृष्टीनं पाह आम्ही फक्त पोथ्या ऐकल्या वाचल्या मेल तर स्वर्गात जाण्याकर म्हणजे स्वर्ग म्हणजे म्युन्सिपाल्टीची एक कचरा फेकायची पेटी अशी आमची कल्पना आहे स्वर्ग कशाचा इथं लग्नाची बायको याच्या ओळखत नाही तर तिथे काही रमशी याच्यावर चौघ ओळखतात काय याची काही गोळ नाही तिथे जायची आणि तिथे हा गेला मुद्दा तर याच्यावर त्या काय रंभान उर्वशी त्याचा अक्षम करतात काय याला महाराज तुम्ही आला आम्हाला इंद्र कमीच पडत होता आपण आम्हाला चांगलं असं म्हणतात का इथ तुला चांगलं जगता आलंय माणसा सारखं तर तिथे तुला स्वर्गात कोण विचारणार म्हणून इथे भारतात उत्तम राहता आलं पाहिजे आणि भारतात उत्तम राहण्याकरता पुराणं ऐकलं पाहिजेत पुराणाच्या माध्यमातून राणं म्हणजे भारतीय राणं निर्मी भारतीय राणं म्हणजे काय हिंदू हिंदू कुणाला म्हणायचं हिंदू शिखा सूत्र विवर्जित कला हिंदू म्हणतात का गेल्या जाणवत नाही डोकारी नाही कपाळाला काही काही बुका नाही कपाळ भोंड असा कोणीच न मरता कपाळाला खायच नाही धिक्कार एका हिंदूची संस्कृती आहे का म्हणून ही संस्कृती आचरणात त्याच्या येते त्याला म्हणत असतात हिंदू आणि हे कळतं पोतीनं म्हणून तो त्या वाचायचे असतात ऐकायचे असतात त्या पारायण करण्याकरता त्या ठिकाणी जगदंबा पार्वती आहे मुकुट मणी मरिची मंजरी चाराचे उला हे तिची पहिली उपमा आहे पहिली उपमा मासाहेबाच्या पायाचे जे नखा आहेत भगवान ब्रह्मदेवाच्या विष्णूच्या मस्तकावर जे मुकुट आहेत या मुकुट्यावर जे रत्न लावले आहेत या रत्नावर सूर्याचे किरण पडतात त्या किरणाची जी प्रभा पडते ती प्रभा तिच्या पायाचे नख घासत राहते अशा जिच्या पायाचे नखा आहेत म्हणजे तिच्या पायाच्या नखावर विष्णूचा मुकुट घासल्या जातो मुघूट घासल्या जातो ही त्या बाईची योग्यता आहे ती त्या कैलासाची असंख्य सोडत राहत नाना प्रकारचे अलंकार घालत राहत फेकून देत राहत नऊ कोटी दासी असतात तिच्या एकी करता नऊ कोटी आणि त्यांची ती मालकीण असते अद्भुत वैभवाची मालकी एकदम त्याच्या विरुद्ध टोके यांच कल्पना अति चार म्हणजे शंकर इतकं बिजोड जोडप जगात शिव पार्वती सारखं बिजोड जोडतो दुनिया कुठे पाहायला मिळायचं नाही कोणाच्याही घरी नाही कुणी द्यायला वाटत आपला नवरा मोठा काय किती तू कधी शंकर पाहिला त्या पार्वतीचे काही कुरकुर आहे का त्याच्यावर तिला भयंकर शोक आहे न आणि याला शोक स्मशानात बसायचा अलंकार बदलत राहते तर हे घालतच नाहीत काहीतरी एक दगडासारखा बसलेला असतो म्हणून त्याचं नाव आणि बरा आहे दिसाहेबसायला काही ताप देत नाही म्हणून चार सरपई होऊन त्याच्या अंगावर चढतात हा उचलून त्यांना घेत नाही ते चटतात याच्यापासून काही उपसर्ग होणार नाही म्हणून कोणता सर्प कानाला लटकलाय कोण दगड्यात लटकलाय कोण दाताला लटकलाय आणि ते सर्प सामान्य सर्प नाही हि दृष्टी विषय नुसतं आपल्याकडे पाहिलं तरी बसतो दसायचा तर प्रश्नच नाही त्याला पोसबीस करायची तर जरूरच नाही असं ज्यांचं विषारी बायबाब आहे असे एक तक्षा असे ते शैष असे ते काल असे ते कडकटक असे मोठमोठे नाग ज्यांच्या ना अंगावरच भूषण आहे कधीतरी भगवान ब्रह्माजीचं एक मस्तक त्याने उगवलं संतापाच्या बरात ते मस्तक पुढे तो संताप कमी झाल्यानंतर सापसूफ केलेला असतो या अर्धी कटोरी फिरून दिली आणि अर्धी कटोरी घासली की काय त्यांना पसंद पडली ते त्यांचं त्यांनाच नाही ते जे काही खातात पितात ते त्या ब्रह्म कपालात खातात आणि दुपारच्या वेळा भीक मारण्याकरता पुढे येतात तू कटोरा घेऊन कधीतरी त्यांना भूक लागलेली म्हणजे आणि मग त्यावेळेला ही राजराजेश्वरी आपल्या सिंहासनावर बसलेली अनेक प्रकारच्या रत्नाने मढवलेल्या त्या पळीनं त्यांच्यामध्ये आम्रप्रवक्त आणि तिच्या हाताने जेम म्हणत तेच हे खातात दुसऱ्याचं नाही पार्वतीने दिलं तरच भगवान शंकर खातात एरवी कोणाकडे पाहतही नाही जेम ते अर्धे टोळे उघडून ही काय उपद्रा का करते बाई म्हणून तिच्याकडे एक ते पाहतात दुसऱ्याकडे पाहतच नाही त्यांची खात्री आहे सगळे माझ्याच पाहत आहेत मला कोणाकडे पाहायचं परंतु ही जर बंधन सुटलं माझ माझ नियंत्रण चुकत ही विश्वाचं काय काय करील कुणाला माहीत म्हणून तिच्याकडे थोडं बहुत लक्षात ठेवतात आणि ती त्यांच्या धाकात राते म्हणून राहते नाहीतर तिने काय केलं असत कुणाला माहीत असं ते अजब स्वरूप आहे दैवशी नारद तिला यांना भेटलच नाही एवढ्या मोठ्या माळ्यामध्ये तिथे ज्या सरका केल्या आहेत त्या चिंतामणी नावाच्या रत्नाच्या गिट्टी वापरली आहे एक चिंतामणी रत्न आज विश्वाला माहित नाही दुसरं नाव माहित आहे ते रत्न ज्याच्या जवळ असतो त्याच्या मनात ज्या इच्छा उत्पन्न होतात त्या त्या क्षणी पूर्ण होतात असा जो मणी त्याचं नाव चिंतामणी आमच्या घरी फक्त पोराचं नाव आहे चिंतामणी काही त्या चिंतामणी रत्नाची किती या कैलासामध्ये रस्त्यात वापरली कामधेनुचे खिल्लार आहेत खिल्लार एक काय नाही आम्हाला आमच्या गाईचं नाव ठेवावं लागतं कामधेनु तिथे कामधेनू चे काम काम खिल्लार आहेत कल्पवृक्षाचे आरणी आहेत आणि एवढ्या वैभवाचा मारक अंगावर लग्न नसणारा बाहेर एका दगडावर पडला संस्कृत भाषा बोर्ड आहे स्फटिकशिला आहे स्फटिकशिला म्हणजे बरोबर ते ऐकायला पण स्फटिकशिला म्हणजे पांढर दगडच ना त्या पांढऱ्या दगडावर उशी सुद्धा नाही दुसरा एक लहानसा दगडाचा तुकडा उश्याला घेऊन दोन दगडावर हे महाशय पडलेले असतात आणि तिथे सगळात मोठमोठे योगी शुकाचार्यासारखे योगी अवरा हात जोडून प्रचंड प्रायवैभव परंतु ते सगळं त्याग आहे आणि तेथे असत इथे त्याच्या एकदम विरुद्ध असतो म्हणतात थांबते थांबते काय खबर काय महत्व आहे संता नाहीच आहे आजकाल आपण आकाशाकडे पाहत नाही वाटते खाब्ही झाला कोणता धूळ हेतू वगैरे काही निघाला यानंतर आहोत तसं नाही तुमच्या बहिणी वगैरे ज्या काही असतील त्या कैलासाला उजवं घेऊनच गेले असतील ना म्हणजे तुमच्या पिताजी कडे एक यत्न चाललाय आणि पितृभत्रिरा मारा नेते नारदला ते शास्त्र सांगून मोकळे झाले बापाकडे नवऱ्याकडे जाण्याकरता मूर्त खायचं काय काम आणि दिवस पाण्याची काय गरज आहे केवळ मनात झालं की माहेरला जावऱ्याला करून खावो आणि बाईने महागला जावा असं सांगण्याचा मतलब नाही पण माहेरला जाण्याकरता दिवस पाहायची गरज काय आहे नवऱ्याच्या घरी जाण्याकरता दिवस पाहायची गरज काय आहे नाही म्हणून त्यांच्याकडे पत्र आलं नाही तोपर्यंत मी जाणार नवरा नवऱ्यापर्यंत बापाकडे जाताना कुठे असा विचार करत असतात का नारदाच्या बोलण्याचा परिणाम झाला मग बाई काही विचार न करता सी नी पुढे आणि सांगितलं मी पिताजीकडे जाणार पद्धत विचारायची काहीतरी बिघडलं झालं कधीच बोलायचे नाही बोलली काहीच आज्ञा न घेता एकदम फाटक नाही विषयाला हा धर्म लगीन सांगूनच मोकळी झाले भगवान समजा म्हणतात उभयंत्र नाशा नको म्हटलं एक टाक चिडते झाल्यापासून ते कुंज भचव मागितलं नाही हे ग्रामभर काही आणून द्या म्हटलं नाही तर मना कशाला लागते सगळ्या विश्वाची मालकी हे त्याच्या कृपेचं फळ परंतु हिला म्हणे या बाईची प्रत्येक बाईची कल्पना विचित्रच असते नवऱ्याच्या जवळचे पैसे घेऊन ती गारा सांगते माझेच पैसे घेऊ तुझ्या जाऊन पैसे आले कुठून परंतु प्रत्येक नवऱ्याला ऐकावं ते आहे म्हणूनच तुमचा संसार झाला दुसरी अस्तित्तात म्हणून तो तुला जर दुसरी न करतात पण प्रत्येक बाईची कल्पना आहे की आपला लवढा आपल्यापेक्षा मोठा आहे आणि आपल्यामुळे त्याचा संसार चालला आहे हे पार्वत्रिक पासून आत्ताच्या बाईपर्यंत कायम काही फरक नाही कारण ती त्या सगळ्या स्त्रियांची मुख्य प्रतिनिधी आहे त्याच्यामुळे तिचे विचार इथपर्यंत येतात म्हणून तिने सगळे तुम्ही चारा आ आ आता काय करणार नको म्हटलं चिडते हो म्हटलं तर आम्हाला आमंत्रण तर कोणीही लग्नाच्या मंडपात आणि कोणाही यज्ञाच्या मंडपात बघे बोलवतो कारू नये तुमचं स्वागत होत नाही नाही नाही मी अमुच्या लग्नात गेलो होतो पण मला तुम्ही विचारलं नाही मला बोलवलो होतो का गेला न बोल गेला का, का तु आणि तुला विचारायची गरज काय तू कोण जर त्याचा काही संबंध तुझा असता तर त्यानं तुला अधिक प्रार्थना केली असती पत्रिका आली असती पत्र आली असते तुझी काय अडचण आहे वगैरे पाहून मुहूर्त काढला असतात मग न विचारलं असतं तर चिडणं स्वाभाविक होतो तोपर्यंत तू चिडायचं काय काम नाही म्हणून एस टी मी उतरलो सीता आणून काय असतं तुला कोणी वाटलंच नाही बस म्हणून तुला येऊन करणार आणि म्हणजे याने मला काही विचारला नाही हरपण तुला बोलावलं होतं का तू करा म्हणून बघेर बोलावता कुठल्याही जग्नमंडपात जात नाही आणि बघेर बोलावता कोणीही य्ञमंडपात जाऊ नाही भगवान काय बोलले नाहीत अतिशा माणूस वादविवाद करत नसतो काय करायचं बोलून ती तुकडा नसली पण मौनम संमती दाशाम हा एक स्त्रियाचा आणखीन दुसरा ठराव नवराव बोलला नाही तर समजाव आपला अर्थ मंजूर झालाच बाहेब तिचा <laughs> दुसरा स्वभाव आणि त्या तंत्राप्रमाणे तिने करा तयार तिथे जसे ते दोघत होते तसे बाकीचे हजार बसले होते नंदी भृंगी श्रिंगी किरीटी पुष्पदंत एकापेक्षा एक मोठमोठे सेनापती सगळे एकमेकांकडे पॅलेफावं वाटत आपण गुवाची कि बायची पण कोणीच आपला पक्ष कोणता नंदीकेशांनी सांगितलं फालतूपणाला ना करू यांना कुठे जायचं नाही हे वर्ष एका जागी बसतील हे आलायचं नाही बोलायचं नाही पाहायचं तिला आत्ता जायचं आहे आपलं काम आहे की तिनं न सांगता मुकाट्याने तिची तयारी करून देणे तिची बॅग भरणे आणि कुठे ठेवायची ती उचलून ठेवणे उद्या ते जण एकच होतील कारण आणि विचारतील गर्व हे जे पोटाडे चहा घेताना पन्नास जण येतात माझा बॅग उचलला हे जर नव्हतं त्यांना काय चायचा पुढेच सांग सगळ्यांना पटलं आणि काही प्रकार आहे कोणालाच कोणी न बोलावता चौसष्ट हजार रुपये छटक्यात आणि एकदम हर हर महादेव मोठी गर्जना झाली ती इतकी गर्जना झाली की लास्पीकर न लावता त्या कैलास पर्वतावरची गरजना कणखन नावाच्या त्या क्षेत्रामध्ये ऐकवा या कणखल नावाच्या क्षेत्रामध्ये यज्ञ झाला आज हे कणखन क्षेत्र प्रसिद्ध आहे आणि तिथून ती शिवसेना ओरडलेली या कणखनला ऐकवाली पोतीतली आजच्या शिवसेनेचा आमचा काही संबंध नाही संबंध नाही काही वाईट वाटते असं नाही चांगलं वाटते यांचं चरित्र असं नाही शंकराची सेने म्हणून शिवसेना आणि ती शिवसेना समर्थ सेना निघाली निघाल्या बरोबर देव दैत्य यक्ष राक्ष सगळे आता काहीतरी मतच होणार सगळ्या देवांनी सांगितलं मूर्त न पाहण्याचा आहे ते जगिची वगैरे उठून गेले ते दुर्वास वगैरे न गेले त्याचा हा परिणाम निघाले ते समर्थ आहे नको कोण म्हणू शकतो ते येते काहीतरी बोलतच होई, आणि मारा मारामारी होई, देवा ही बाई आहे आबोआ आहे सगळी विचार केला जाणार नाही रक्त बसतील बसतील म्हणून शाळ्या देवांनी आपल्या आपल्या बायका घेऊन स्वर्ग राष्टी ला नको तुकडा ती कटकटच नको काय आला आता काहीतरी बनतो छोडा आणि पाहता पाहता ती शिवसेना येऊन इतक्या जोरात ते आले लोक यांच्या मनात असो नसो सामोरं जावंच लागलो आणि दक्ष प्रमुखच असल्यामुळं वेशी पर्यंत यावं लागलं सीमेपर्यंत आणि तिथे येऊन दक्षुवालीस आणि ते सगळे माणसं आपल्याकडे घाबरून पाहतात आतापर्यंत जो विचार होता डोक्यात किपुरांना ते काय विसरले असतील जायला पाहिजे पण आत्ताच्या वेळा लोक सगळे कुदबुज कुदबूज करत आहेत यांना पसंत नाही बोला आपण आलो तर चांगलं झालं का आणि मग तिच्या डोक्यात एक एक विचार सुरू झाले तिनं दक्षाला सांगितलं मी आल्याबद्दल तुम्हाला आनंद कसा वाटला मी जर आधा होत आले आहे तर माझ्या येण्याचा आनंद तुम्हाला वाटतात कसा दक्ष प्रजापती म्हणतात कशाला वाढवतेस माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी केली मूर्खपणाची कल्पना असेल तर त्या भूत प्रयत शाच्छा राजाला न समजता तुझ्यासारखे एक रत्न मी त्या माकडाला देऊन टाकलो काय होईल मला विचारतील आमचे शासरे काही बोलले उन्न अशा माकडाला विचार करता तुला देऊन टाकल हे मी त्यांना सांगू शकते असं सांगू शकत नाही ते वेळो की याचे शब्द मी बदलू शकतय मला काय का अधिकार हा जसा बोलला तसाच तिथे मला बोलावं लागेल आणि त्याचा परिणाम पुढे काय म्हणजे आमच्या सासऱ्यानं आमची ही किंमत केली आणि तरी तू त्या ठिकाणी जाऊन मागील लोक आहे गणतंत्र तिने सांगितलं राजन या यज्ञाचे मुख्य आचार्य को कोण आहेत दक्ष प्रजापती म्हणतात त्यातल्या त्यात ते दुसरी त्याकडे निघू तिने भरकू राजीकडे बोला निघले याच्यापूर्वी कधी यत्न केलेत यत्न कसे असतात माहिती आता ते पार्वतीला बोलायचं होतं ते काही अलचनबाईला बोलायचं नव्हतं काय ताकद आहे हा भाऊ काही सांगायचे यजमान काय करतो तू आचार्य आहेस ना तुला कल्पना ना ना देता नाही आणि त्या घरात कसा येत असतो आणि तुझा जर तो ऐकत नाही तर तुला आचार्य हो। म्हणण्याची गरज काय इथे भगवान शंकराचं स्थान कुठं आहे मला जाता येणारे शिवतत्व न जाणार शिव इतकं क्षरम शिव हे दोन अक्षर ब्रब्रम स्वरूप कसे आहेत हे तुला कळलंच नाही तुझ्यापासून निर्माण झालेलं हे क्षणी आता त्यांच्या सेवे करता योग्य नाही जन्मलेलं शरीर म्हणून खानदानीची आहे बाप कोणी पद्धती कशा आहे हे आधी पाहायचं असतं तो ग्रॅज्युएट हे नंतर पाहायचं यांच्या आधी खानदान काय आहे हे कशाकरता पाहायचं त्या घरी मुलगी दिल्यानंतर तुला सुरुवात होईल की नाही असा विचार याच्यातून करायचा असतो की मग त्या देत